स्कंध तिसरा अध्याय चोवीसावा सुदर्शनाला युद्धात जय प्राप्त होतो त्या भवानीचे ते भाषण श्रवण केल्यानंतर भक्तीने युक्त असलेला तो नृपश्रेष्ठ सुबाहु तिला म्हणाला हे देवी देवलोक आणि भूमंडल यांचे राज्य एकीकडे घालून दुसरीकडे तुझं दर्शन घातले असता त्या राज्याची दर्शनाशी बरोबरी करणारे त्रैलोक्यामध्ये मला काही एक दिसत नाही ह्यास्त हे देवी मी कोणत्या बरे वराची याचना करावी ह्या भूतलावर मी कृतार्थ आहे तथापि हे माते इष्ट वर मागण्याची माझी इच्छा आहे तुझे ठिकाणी माझी भक्ती निश्चल आणि अक्षय असो हे माते ह्या माझ्या नगरामध्ये तुझे सर्वदा वास्तव्य हो दुर्गा देवी ह्या नावाने तू शक्ती ह्या ठिकाणी राहा तू सर्वदा ह्या नगराचे रक्षण करीत जा ज्याप्रमाणे शत्रूपासून तू सुदर्शनाचे रक्षण करून त्याला बिंधोक ठेवलेस त्याचप्रमाणे हे अंबिके तू येथे वाराणसी नगरीचे रक्षण करीत जा जोपर्यंत ही नगरी भूमीवर चांगल्या रीतीने कायम आहे तोपर्यंत हे, तो हे कृपा निधे दुर्गे हे देवी तू ह्या ठिकाणी वास्तव्य कर हा तू मला वर दे दुसरे मी काय बरे मागू या पुड़े ही नाना प्रकारचे सर्व मनोरथ परिपूर्ण करून तू माझ्या शत्रूचा वध कर आणि लोकांच्या अमंगलाचा सर्वदा नाश करीत जा ह्याप्रमाणे दुर्ग संबंधित दुखाचा नाश करणाऱ्या त्या दुर्गा देवीची प्रार्थना केली असता ती स्तुती ऐकून समोरच उभा असलेल्या राजाला ती देवी म्हणाली हे राजा जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत सर्व लोकांच्या रक्षण ह्या मुक्तीपुरीमध्ये माझे वास्तव्य सर्वदा होईल ह्यावर सुदर्शन आनंदाने तिच्या जवळ गेला आणि मोठ्या भक्तीने प्रणाम करून त्या जगदंबेचे स्तवन करू लागला सुदर्शन म्हणाला आहा हा काय ही तुझी कृपा वर्णन करावी तू खरोखर -कर, भक्तीहीनाचेही रक्षण केले आहेस सर्व लोक भक्तावर कृपा करणारे असतात परंतु भक्तिहीनाचे रक्षण करणे हे तुझेच व्रत आहे हे देवी तू सर्व जगत उत्पन्न करीत असून स्वत उत्पन्न केलेल्या जगताचे रक्षण तूच करीत असतेस असे माझे ऐकण्यात आले आहे प्रलयकाली तू त्याचा संहारही करीत असतेस म्हणून ह्या ठिकाणी तू माझे रक्षण केलेस ह्यात काहीच आश्चर्य नाही हे देवी मी तुझे काय कार्य करू ते सांग अथवा कोठे जाऊ ते निवेदन कर काय करावे हे मला समजत नाही दयाळू देवी त्याला म्हणाली हे महाभाग्यू अयोध्येला जा कुल परंपरेने प्राप्त झालेले राज्य कर सर्वदा तू माझे प्रयत्नपूर्वक स्मरण आणि पूजन करीत जा हे नृपश्रेष्ठा तुझ्या राजामध्ये मी सर्वदा कल्याणच करीत जाईन विशेषतः अष्टमी चतुर्दशी आणि नवमी ह्या दिवशी बलिदान विधानपूर्वक तू माझे पूजन करीत जा हे निष्पा आपल्या नगरामध्ये तू माझी मूर्ती स्थापन कर प्रयत्नाने आणि भक्तीपूर्वक तिचे त्रिकाल पूजन करीत जा नवरात्र विधानाने भक्तीपूर्वक शरद ऋतूमध्ये माझी सर्वदा महापूजा कर चैत्र आषाढ अश्विन आणि माघ या चारही महिन्यातील नवरात्रांमध्ये हे महाराज विशेषतः माझी पूजा करावी त्याचप्रमाणे हे नृतश्रेष्ठा कृष्ण पक्षातील अष्टमीस आणि चतुर्दशी भक्तियुक्त प्राण्यजनांनी सर्वदा माश दुर्ग करणारी दुर्गा देवी असे बोलून अंतर्धान पावली तेव्हा सुदर्शनाने प्रणामपूर्वक तिचे अनेक प्रकारचे स्तवन केले ती देवी अंतर्धान पावल्याचे अवलोकन करताक्षणी ते सर्वही राजे इंद्रपाशी येणाऱ्या देवांप्रमाणे सुदर्शनापाशी आले त्याला त्यांनी प्रणाम केला नंतर हुई सुभाही प्रणाम करून आनंदाने त्यांचे अग्रभागी उभारायला त्यानंतर सर्व भोपाल त्या अयोध्यापती सुदर्शनाला म्हणाले तू आमचा प्रभू आणि शास्ता आहेस आम्ही सर्वदा तुझे सेवक आहोत हे नृप्रेष्ठा आपण अयोध्येत राज्य करून आमचे परिपालन करावे हे महाराज विश्वेश्वरी कल्याणी आदिशक्ती आणि चतुर्वर्ग फल देणारी जी भवानी तिचे दर्शन आपल्या कृपेमुळे आम्हाला झाले आपल्याकरिता ती देवी प्रकट झाली ह्या भूतलावर धन्य कृतार्थ आणि महापुण्यवान आपणच आहात हे नृपश्रेष्ठा सर्वदा तमोगुणाने युक्त आणि मायेने मोहित झालेल्या आम्हा सर्वांना चंडिकेचा प्रभाव विदित असणे शक्य नाही कामक्रोध रूप जलचरांनी गजबजलेल्या रूप घोर महासागरामध्ये मग झाल्यामुळे द्रव्य भार्या आणि पुत्र ह्यांच्या चिंतनातच सर्वदा आम्ही घडून गेलो आहोत हे महाभाग्यवान हे महाविचारी राजा तू सर्वज्ञ आहेस ह्यास्त आम्ही तुला विचारतो की शक्ती कोण कोठून उत्पन्न झाली हे आम्हाला कथन कर तू ह्या संसारसागरामध्ये आमची नौका हो हे साधु अतिशय हे काकुस्था देवीचे उत्कृष्ट महात्म्य तू आम कथन कर त्या देवीचा प्रभाव काया तीचे आहे, तीचे हे स्वरूप कसे का कथन कर असा प्रश्न के ध्रुव संधिपुत्र सुदर्शन राजा मना देवी चिंतन कर आनंदाने त्यांना म्हणाला ही भूपाल हो तिचे उत्कृष्ट चरित्र मी यक्कशित कायवर तुम्हाला कथन करू शंकरासह ब्रह्मादी देव आणि इतर देवगणही ते जाणीत नाही ही, ही भूपाल हो ही महालक्ष्मी श्रेष्ठ आणि उत्कृष्ट शक्ती असून सर्वांपेक्षा प्राचीन आहे ही।, ही सात्विकी शक्ती जगताचे परिपालन करण्याविषयी तत्पर राहणारी आहे ही सृष्टिकाली रजोरूप पालन समय, सत्वरूप आणि संहारकाली तमोरूप धारण करीत असते म्हणून ती सर्वदा त्रिगुणा म्हणून प्रसिद्ध आहे हे, हे नृपश्रेष्ठ हो ती सर्व मनोरथ परिपूर्ण करून हे नृपश्रेष्ठ हो उत्कृष्ट शक्ती म्हणून ती सर्वदा त्रिगुणा म्हणून प्रसिद्ध आहे हे, हे नृपश्रेष्ठ हो तीच सर्व मनोरथ परिपूर्ण करून सर्व फल देणारी उत्कृष्ट शक्ती निर्गुण असून ब्रह्मादी सर्वदेवांचे देवांचे कारणही तीच आहे हे नृपहो तिच्या निर्गुण स्वरूपाचे अनायाचे सेवन करता येते ह्यास्त त्याच रूपाचे प्राज्ञजना सुदर्शनाचे भाषण ऐकून सर्व राजे म्हणाले तू तर खरोखर बाल असतानाच भयाने व्याकुल होऊन मनामध्ये गेला होतास उत्कृष्ट आणि परमशक्ती जी देवी तिचे तुला कसे बरे होऊन सत्वर तुला तिची उपासना आणि तू कशी केलीस आणि कधी केलीस सुदर्शन म्हणाला बालपणामुळे अकस्मात पूर्व पुण्याने तिचे शास्त्रसंमत बीज मला प्राप्त झाले हे नृपोहो त्यास कामबीज संज्ञक मंत्राचा मी नित्य जप आणि स्मरण करीत असतो जप करीत असताना सुदैवाने त्या कल्याणी अंबिकेचे मला ज्ञान झाले आणि तेव्हापासून मी परमभक्तीने रात्रंदिवस त्या श्रेष्ठ देवीचे स्मरण करीत आहे त्याचे ते भाषण श्रवण केल्यानंतर राजे देवीच्या भक्तीस तत्पर झाले ती उत्कृष्ट शक्ती आहे असे समजून आपापल्या घरी गेले त्या सुदर्शनाचा निरोप घेऊन सुभाऊही काशीमध्ये गेला धर्मात्मा ही कोसल देशाला निघून गेला शत्रुजित राजा संग्रामामध्ये वध पावल्याचे आणि सुदर्शन विजयी झाल्याचे श्रवण करताक्षणी क्षणी अयोध्येतील मंत्र्यांच्या मनामध्ये त्याच्याविषयी प्रेम उत्पन्न झाले तो नृप येत आहे असे ऐकल्यावर अयोध्येतील लोक नजराणे घेऊन त्याला सामोरे गेले सर्व नाना प्रकारचे नजराणे हातामध्ये घेऊन निघाले आणि ध्रुव पुत्र येत आहे असे समजून आनंदित झालेले सर्व प्रजाजनही तिकडे गेले नंतर तो सुदर्शन राजा भार्येसह अयोध्येमध्ये प्राप्त झाला आणि सर्व लोकांना मान देऊन राजवाड्यामध्ये दे गेला तेव्हा भाट त्याची स्तुती करू लागले मंत्री वंदन करीत होते आणि कुमारिका त्याच्यावर लाह्या आणि पुष्पे उधळीत होत्या अध्याय चोवीसावा समाप्त